विठले मे मे एवली निडा कर स्वामी वी पे पुनेरी आवाज ऐकने सा करना आवाज ऐकने सा कर रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज 107.8 नॉट एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आपन सर्वांचं स्वागत आहे आणि आजचे एक मुलाखात कार्यक्रमचे खास पाहुणे खास गेस्ट आपल्याकडे आलेत मुंबईवरून आपले महाराष्ट्राचे भूमीचे आहेत <laughs> <laughs> निंबोलकर सर आहेत ॲज ए सिंगर ॲज ए रायटर आणि प्रिंट मीडियामध्ये त्यांनी आपला पूर्ण सर्वस्वमान मने आहे त्यांनी आणि एका गावातून मुंबईकडे जाऊन आपला एक प्रिंट मीडियामध्ये आपलं करिअर इस्टॅब्लिश करना हे एक मोठा काम आहे त्यांनी ते साध्य केलं आहे तर असे विशेष व्यक्तित्व आपल्याबरोबर आहेत तर निंबालकर सरांचा खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आपण मला इथं बोलवलं मला संधी दिली बोलायची त्याबद्दल धन्यवाद ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो म्हणजे तुमच्यापर्यंत ती गजल पोचली तर डॉक्टर संजय राहाजे त्यांचेही मी आभार मानतो की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली नक्की <laughs> सरांचंही ते लिहिणं आणि तुम्ही त्या आपला हो, आवाजाने म्हटलं हे एक मोठा म्हणजे एक कॉम्बिनेशन चांगलं आहे <laughs> शब्दच त्यांचे एवढे पॉवरफुल आहेत की तिथं आवाज कोणाचाही असला तरी ते शब्दांमुळे ती गजल पोचली नक्कीच आणि सुरुवातीला म्हणजे काय आपलं श्रोतांना वाटत असेल की ॲज अ आर्टिस्ट राइटर आणि प्रिंट मीडियामध्ये काम केलं तर थोडक्यात माहिती व्यक्तित्वबद्दल परिवाराबद्दल सांगा मी जाहिरात कंपनीमध्ये ॲज अ क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून जवळपास बत्तीस वर्षे मी काम केलं अच्छा आणि आता नुकताच एक सहा सात महिन्यापासून मी निवृत्त झालो होतो जाहिरात कंपनीमध्ये माझं काम प्रिंट मीडियामध्ये होतं व्हिडिओ किंवा ॲड फिल्म्स माझ्याकडून झालेल्या नव्हत्या तर तो अनुभव घ्यावा म्हणून मी शॉर्ट फिल्म्स करायचं ठरवलं स्वतःचे जेणेकरून आपल्याला तो अनुभव येईल म्हणून मग मी शॉर्ट फिल्म करायला लागलो आणि यामध्ये जसं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असं वेगवेगळ्या मीडिया आहेत त्याच्यात थोडंसं डिटेल माहिती हां प्रिंट मीडियामध्ये म्हणजे पेपरमध्ये जाहिराती येत असतात पोस्टर्स आहेत कॅटलॉग असतात ब्रोशर असतात ते प्रिंट मीडिया आणि ऑडिओ विज्युअल करायचं म्हटलं तर ज्या ज्या ज्या जा जा जाहिराती असतात टी व्हीवरती वगैरे वगैरे त्या व्हिडिओमध्ये आपला जन्म कुठे आणि कसं तुम्ही या मार्गावरती आला आहे स्टोरी छोटी मी अतिशय छोट्या खेड्यामधून शेगावजवळ तातगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे त्या गावातून माझा इथपर्यंत मुंबईचा प्रवास झाला त्या गावामध्ये रस्तेही नव्हते अच्छा वीज पण नव्हती आमच्या वेळेस तर अतिशय कठीण परिस्थितीत तिथून शिक्षण करून इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे मुंबईपर्यंतचा बऱ्याच गोष्टी यात सांगण्यासारख्या तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच सांगा तुम्ही वेळ आहे भरपूर असं होतं की गावी सातव्या वर्गापर्यंत शाळा होती त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांनी मला गुरुकुंज आश्रम मोजरी इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमात मला पाठवलं की जेणेकरून तिथं चांगले संस्कार होतील तिथं मी दोन वर्ष राहिलो आणि तिथून मी हार्मोनियम सारे वगैरे बेसिक तिथून शिकलो तिथून थोडीशी संगीताची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर वडिलांना माझ्या डॉक्टर करायचं होतं मला अच्छा अच्छा जेणेकरून <laughs> ज्या खेड्यामध्ये सुविधा मिळत नाहीत पेशंट लोकांचं खूप हाल होतात त्यांना दवाखान्यात जाईपर्यंत कधी कधी खूप हाल अपेक्षा सहन करावं लागतं तर त्यांचं असं विचार होता की मुलगा डॉक्टर झाला तर आपल्या आपल्याच लोकांच्या कामात पडेल सेवा करता येईल म्हणून त्यांचा उद्देश तसा होता परंतु काही कारणांमुळे मी डॉक्टर तर झालो नाही पण कलाकार झालो त्याच त्याचं असं रहस्य आहे की मी सांगितलं गुरुगुंज आश्रम मोझरी इथे मी होतो आणि तिथून मला परत इंग्लिश मिडियममध्ये घातलं वडली की पुढे चालून आपल्याला <laughs> डॉक्टर करायचं तर चांगल्या शाळेत जायला पाहिजे <laughs> म्हणून त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये मला घातलं <laughs> मराठी मीडियममधून एकदम इंग्लिशमध्ये आल्यामुळे माझा थोडासा तिथं प्रॉब्लेम व्हायला लागला लँग्वेज चेंज झाली शिक्षण चेंज झालं त्याच्यामुळे मग मी जे पहिल्या भागावर बसणार होतो हुशार विद्यार्थी होतो ते मी मागच्या भागावर बसायला लागलो आणि मागच्या भागावर बसून मग वहीच्या मागच्या पेजवरती चित्र काढायला लागलो आणि चित्र काढणं सुरू झालं आणि तिथून माझा कलाकारीकडे प्रवास चालू झाला okay. मग ते चित्र बघून माझ्या एका मित्राने जनार्दन तांदळे म्हणून माझा एक मित्र होता त्यांनी मला सांगितलं की नागपूरला चित्रकला महादेला आहे तिथं तू जा तिथं तुला तु चित्रकारीचं पूर्ण हे मिळेल तिथं मी पाच वर्ष डिग्री कोर्स केला नागपूरहून आणि तिथून मग मी मुंबईला जॉबसाठी आलो असा हा थोडक्यात प्रवास आहे मुंबईपर्यंत येण्याचा आणि आमच्या श्रोता ही नक्कीच आवडेल तुमचा मुंबईचा प्रवास नंतर काय काय सिच्युएशन तुम्ही फेस केलात कारण का एक गावात असणारा व्यक्ती थोडासा शिकून मुंबईत गेलं आणि मुंबईमध्ये पण कितीतरी धावपल कितीतरी हे हो, हो, हो, कितीतरी मुश्किल येतात आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्यामधून तुम्ही एक ऍज अ एडवर्टायजिंग फील्डमध्ये ऍज अ प्रिंट मीडिया म्हणून क्रिएटिव्ह डायरेक्टर पर्यंत पोहोचल तर सुरुवातीला काय डायरेक्ट डायरेक्टर म्हणलं काय काय करायला लागलं नाही सुरुवातीला क्रिएटिव्ह डायरेक्टर पर्यंत पोहचणं शक्यच नाही शक्य असतेही जर समजा माझी इंग्लिश चांगली असती अच्छा अच्छा आणि तो इंग्लिश नसल्यामुळे तो कॉन्फिडन्स नव्हता हो की आपण क्रिएटिव्ह डायरेक्टरला डायरेक्ट आपण हे करू पण मनात कुठंतरी होतं की आपण हळूहळू त्या पदापर्यंत जाऊ म्हणून मी साधा एक कमर्शियल आर्टिस्ट पासून क्रिएटिव्ह डायरेक्टरपर्यंत मी पोहचलो सुरुवातीला अडथळे यायचे कारण इंग्लिश नसल्यामुळे क्रिएटिव्ह डायरेक्टरला एवढं सोपं नाही जायचं ते परंतु मी ते सगळे चॅलेंजेस ऍक्सेप्ट केले फेस केले असं काही नसते की इंग्लिशच पाहिजे पण तो कॉन्फिडन्स नव्हता मग मला ते कॉन्फिडन्स कमी म्हणे थोडा हां मग मला काम करून करून मला कामातूनच मला कॉन्फिडन्स मिळाला की नाही आपण करू शकतो जरी इंग्लिश नसली तरी आपण करू शकतो आणि मग थोडं थोडं मला ती क्रिएटिव कामं मिळायला गेली hmm. तशी मी कामं करत गेलो hmm. आणि कॉन्फिडन्स आल्यामुळे मग मी अशी अशी कामं केली की जे कोणी करू शकत मी शिकत गेलो चॅलेंजेस hmm. मी थ्री डी पण शिकलो अरे थ्री डी अॅनिमेशन पण मी त्यामध्ये पण कामं केलीत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून बऱ्याच प्रकारची क्रिएटिव कामं केलेली आहेत कंपनीमध्ये तर एक विचारायचं म्हणजे जसं तुम्हाला सिंगिंगची आवड आहे आणि आ, हे कसं काय तुमच्याकडे आलं म्हणजे एक प्रिंट मीडिया म्हणजे तुम्ही फक्त लेख लीना किंवा त्याच्या पलीकडे हे पली सिंगिंग म्हणजे कुठून आला कसं काय <laughs> अच्छा त्याला ता, ता, एक सिंगिंगला एक वेगळी कथा आहे मी सांगितल्याप्रमाणे मी सारे गामा हार्मोनियमवरती शिकलो गुरुकुंज आश्रम मुजरी इथे अच्छा पण नंतर त्याला काही असं गॅप पडला आणि तसं काही संधी मिळाली नाही आणि मुंबईमध्ये कामाच्या गडबडीत कामाच्या व्यापार धावपळीमध्ये आणि जबाबदाऱ्यांमुळे ते करायला चान्स मिळाला नाही ना। परंतु झालं असं की माझी मुलगी डॉक्टर विना निंबोळकर सर ती डॉक्टर आहे आता तिने बारावीनंतर संगीताचे क्लास चालू केले पप्पा मला संगीत शिकायचं खूप छान मला आवड तर तू शिकलीस तर मला खूप बरं वाटेल आणि तिने क्लास जॉईन केले आणि क्लास जॉईन केल्यानंतर मग ती बऱ्याचशा शोमध्ये निरुळ नाथ ब्रह्मकारावाके ग्रुप आहे मिस्टर विनोद सावंत त्याचे डायरेक्टर आहेत त्यांच्या ग्रुपला ती जॉईन झाली आणि तिचे बरेचसे शो झाले स्टेज शो झाले सोबत मी जायला लागलो तर ते विनोद सावंत त्यांनी मला पण विचारलं की तुमची मुलगी गाते तुम्ही पण गा म्हटलं मला जमेल की नाही माहिती नाही तुम्ही म्हणता तर मी बघतोय एक प्रयास एक प्रयास करतो प्रयत्न करतो ते बोलले बिलकुल जमेल तुम्हाला या त्यांनी मला तिथं चान्स दिला आणि एक गाणं म्हटलं मी तिथं सुरुवातीचं एक पहिलं रफीजींचं गाणं म्हटलं अरे त्यांना ते आवडलं म्हणून तुम्ही करू शकता तुम्ही म्हणता तर नक्कीच करेल कारण मलाही नवीन नवीन शिकण्याची आवड आहे नवीन नवीन चॅलेंजेस फेस करण्याची आणि त्याला हे करण्याची आवड आहे पण तुम्ही म्हणता तर मी नक्कीच प्रयत्न करेल आणि तिथून मग मी गायला लागलो अच्छा अच्छा तर नक्कीच आता भरपूर वेळ झाला आहे दहा मिनटं झालं आपण बोलतो आहे तर श्रोताना वाटेल की हे नक्कीच काय अफ <laughs> चालू केलं आहे तर त्यांना एक मनोरंजन म्हणून मी म्हणणार की तुमचं जे मोहम्मद रफी किंवा मुकेशचे गाणं वगैरे तुम्ही म्हणतात तर ते गाणं तुम्ही नक्कीच नक्कीच प्रयत्न करता रफीजींचं गाणं आहे अरे वा मी प्रयत्न करतो नक्कीच स्वागत आहे छू लेने दो नाजुक हो ठो को कुछ और नहीं है जाम है ये कुदरत ने जो हमको बख्शा है वो सबसे हसी इनाम है ये छू लेने दो नाजुक हो ठो को शर्मा के न केो देना रंगीन जवानी की घडिया शर्मा के न केो देना रंगीन जवानी की घडिया धड़कते सीनों का अरमान भरा है ये को क्या बात है, क्या बात है क्या बा बहुत ही सुंदर सर बहुत ही अच्छा गीत आपने सुनाया और सुनाशा करता हूं हमारे सभी श्रोताओी मंत्रमुमुग्ध कर गीत सुना कर <laughs> तो आई आगे बढते आणि एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप काय अडथळा येतात तरी पण तुम्ही तुमच्या जीवनात जसं आपण एक साधारण व्यक्ती जे आहे भरपूर टेन्शनमध्ये येतो मग ते काहीतरी व्यसन वगैरे करायला लागतो जेव्हा अडथळा तुम्ही एक मुंबईला प्रवास केल्यानंतर मुंबईमध्ये एक कॉम्पिटिशनही आहे आणि एकदा तुम्ही जसं म्हंटल की इंग्लिश तुम्हाला तेवढा जमलं नाही आणि त्या कारणानिमित्त तुम्हाला शिकायला लागलं सुरुवातपासून एबीसीडी सुरू करायला लागला जेव्हा की तुमच्याकडे मराठी आणि हे सगळ्या गोष्टी आहेत पण तरीही तुम्हाला पापड बेळायलाच लागल तर तुम्ही काय असं जेव्हा दुःख किंवा काही कष्ट आला तर तुम्ही कसं आपल्याला सावरला <laughs> <laughs> दुःख कष्ट आले की माणसाला व्यसन लागते <laughs> तसं ते मलाही लागलं होतं <laughs> अच्छा पण नंतर त्यातून मी बाहेर पडलो कारण माझ्या आई वडिलांनी मला नेहमीच जे संस्कार केले तर म्हटलं हे हे आपण जे व्यसनाच्या आहारी जातोय ते योग्य नाही आहे तर त्यांचे मला नेहमी मार्गदर्शन असल्यामुळे आणि त्यांच्यापासून लांब असल्यामुळे मग मी त्यातून बाहेर आलो म्हणजे बाहेर म्हणजे व्यसन म्हणजे काही एवढं अति असं वगैरे नव्हतं <laughs> पण ते जाहिरात कंपनीमध्ये जनरली आ, ड्रिंक म्हणून होतच असते तसं ते व्हायचं पण म्हटलं आपल्याला हे नाही करायचं जे आपल्याला आईवडिलांनी आपल्या शिकवलं ज्यांनी त्यांनी जे संस्कार केले के ते हे करून आपलं होणार नाही म्हणून मी मी त्यातून आता पूर्णपणे म्हणजे आता बिलकुलही माझं मंदच आहे जवळजवळ एक एक अकरापासून मी माझ्या फॅमिलीला सांगून ठेवलं होतं की था। मी आता याच्यापुढे कोणत्याही <laughs> प्रकारचं ड्रिंक किंवा काही मला तसं व्यसन नव्हतंच पण मी बंदच केलं तिथून काय म्हणतो शाबा फारच सुंदर तुमचा एक्सपिरियन्स ऐकून आमच्या मित्रांनाही कधी असा स्ट्रेस झालं तर नक्कीच असा होतो की आपण मग न कळता कळता आपण ते करतोच मग त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा समजून येतो आपल्याला कळायला लागतो आप की हा हे रॉंग आहे मग तेव्हा आपण काय करायला पाहिजे ते असं मार्गदर्शन किंवा आपले आई वडिलांचे संस्कार जे आपल्याला दिले ते आठवण करून आपण आपल्या मध्ये बद्दल आणू शकतो जसं आजकाल डॉक्टर ही म्हणतात की सिगरेट पिणं म्हणा आहे पण आपण कुठे ऐकतोय त्याच्यावर जे वस्तू आहे त्याच्यावरही लिहिलेलं असेल पॉइनस तरी पण आपल्याला जमत नाही तरी आपण आता एक्झाम्पल म्हणून आपल्या समोर व्यक्तिमत्व असलं तर निंबोलकर सरांनी कसं आपल्याला एक आईवडिलांना आठवण करून आणि त्यांनी जे संस्कार दिले त्याला आठवण करून त्यांनी एक एक अकराला सोडून दिला म्हणजे आज आठ नऊ वर्ष होतंय त्यांना हे सगळं सोडून म्हणजे आपण नक्कीच सोडू शकतो आणि मी ते सोडलं माझ्या फॅमिलीला सांगून हां जर मी त्यांना सांगितलं नसतं तर मी ते सोडू शकलो नसतो कदाचित हा कारण त्यांना सांगितल्यामुळे मला एक ती जबाबदारी मी त्यांना शब्द दिला मी माझ्या मुलांना शब्द दिला आणि <laughs> माझ्या मुलांना शब्द दिल्यानंतर <laughs> जर मी परत करतो ते करतोय तर माझ्या मुलांना मी काय संस्कार देणार त्यांना मी काय आदर्श निर्माण करणार म्हणून मी मुद्दाम त्यांना समोर ठेवून त्यांना सांगून मी त्यातून बाहेर पडलो तर निंबोलकर सर हे तुमचा एक्सपिरियन्स मला फार आवडला आणि नक्कीच आम्हाला आमच्या जे श्रोता आहेत ते रे धोनेरी आवाज ऐकतात त्यांनाही आवडला असेल लोकल लँग्वेज हाय जसं मराठी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा येतात हडी वगैरे मराठी आहेत कोळी कोळी आहे आणि ते वेगवेगळ्या वे वे वे भाषांमध्ये हो, हो, वे वे वे वे जे इम्प्रुव्हमेंट आपल्याला करायची किंवा त्याला आता विसरतोय आपण कुठेतरी ते विसार नको व्हायला किंवा ते एकदमच बुले बिसरे गीतसारखं कधी कधी आठवण करायला नको त्याला जिवंत ठेवण्यासाठी जसं सामाजिक सेवा वगैरे करतात तुम्ही हो, त्याच्यासाठी तुम्ही कसं काय प्रयत्नशील राहिला आणि त्याच्या एक्सपिरियन्स हां त्याचं असं झालं की आ, मी मुंबईला बोलीभाषेतल्या एकांकिका बघितल्या अच्छा अच्छा एक दिवस स्पर्धेचा होता त्या स्पर्धेमध्ये मी काही एकांकिका बघितल्या त्यामध्ये आगरी कोळी कोकणी मालवणी ह्या सगळ्या बोलीभाषेच्या एकांकिका होत्या पण माझी जी बोलीभाषा आहे वराडी आमची विदर्भातली त्या बोलीभाषेतलं काहीच नव्हतं मग तेव्हा मला वाटलं की अरे आपली भाषा नाही आहे मग म्हटलं आपण काहीतरी करूया मग मी आमच्या बोलीभाषेमध्ये एकांकिका लिहिली अच्छा मग विषय काय घ्यायचा तर आमच्या विदर्भामध्ये अतिशय ज्वलंत विषय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा म्हटलं त्यावर लिहूया त्यावर मी एक, एकांकिका लिहिली मग झालं असं की मी लहानपणापासूनच तसं गावाच्या बाहेरच होतो मुंबईत आलो नागपूरला शिक्षण झालं त्याच्यामुळे माझाच स्वतःचा संपर्क तुटलेला होता बोलीभाषेचा बोली तर त्या बोलीभाषेचे शब्दही माझ्या कमतरता पळायला लागली तर मग मी गुगलवर फेसबुकवर सर्च करायला लागलो की आपल्याला असं काहीतरी ग्रुप मिळेल तर तिथं मला आमचं वराळी कट्टा म्हणून एक ग्रुप मिळाला तिथं आमच्या विदर्भातली वराणी लोकातली गाजलेली नामवंत साहित्यिक होते आणि त्यामधून मला ते खूप बरं वाटलं की आपण आपल्या लोकांमध्ये आलो सपोर्ट मिळाला आणि गावची एक वेळ ओढ असते मग तिथं चांगल्या नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख झाली पुष्पराज गावंडे आमचे वराड्यातले फेमस साहित्यिक आहेत त्यांनी यलाई नावाची कादंबरी लिहिलेली आहे त्यांच्या संपर्कात यायला लागलो आणि वराडी साहित्य मंच स्थापन केलं श्याम ठक के यांनी आणि त्यांनी आवाहन केलं की के आपल्याला आपल्या भाषेचं जतन करायचं आहे तर यामध्ये सहभागी व्हा ज्यांनी ज्यांनी लेखन केलेला आहे मी एकांकिका लिहिलेलीच होती मी त्यांच्या मंचामध्ये स्थापन केलेलं मी सहभागी झालो आणि तिथून मग बरेच लोक आमच्या एक एक, एक जुळत गेले आम्ही संपूर्णपणे वराळी साहित्य संमेलन अकोला येथे मागच्या वर्षी केलं संपूर्णपणे वराळी त्यामध्ये पेहरा वराळी खाणं वराळी सगळं साहित्य वराळी गाणे वराळी मी स्पेशली गाणं एक वराळी त्यामध्ये सादर केलं बॉलिवूडचं सा गाणं हिंदी पण त्याला वराडीमध्ये ट्रान्सलेट करून ते सादर केलं तर असं आम्ही सबकुच वराळी असं म्हणून साहित्य संमेलन सादर केलं वेगवेगळे उपक्रम त्याद्वारे राबवतात कार्यशाळा घेतात वराळी शब्दांची त्याच्यानंतर एक आम्ही दिवाळी अंक काढला चिरांगन नावाचा त्याच्यामध्ये संपूर्ण मराठी साहित्य आम्ही मागवलं आणि तो अंकही प्रकाशित केला चिरांगन नावाचं अरे बाबा तर एक ओढ होती ओळ आहे बरोबर आणि जेव्हा लोकांची साथ मिळते तर अजूनही आनंद वाढतो आणि भरपूर काय करू शकता तर आता मला असं वाटतं की तुम्ही एक कविता लिहिली आहे व्यवस्थित हो ते शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी हो हो ते मला वाटतं आमच्या श्रोतांना सांगितलं तर नक्कीच नक्कीच <laughs> मलाही आनंद होईल मी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची विशेषतः त्याच्या पत्नीची खूप वातात होते ओळखान होते हु. त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर बऱ्याच घरच्या स्त्रियांना शेतकऱ्याच्या बायकांना जरा आपल्या नवऱ्याकडे ध्यान द्यावं लक्ष असू द्यावं की जेणेकरून त्यांनी आत्महत्या करू नये त्या प्रसंगावर मी एक अशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच नक्कीच तिला काय वाटते की आपला मालक जो शेतकरी आहे त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून ती त्याच्यावर नजर ठेवून असते नेहमी तर तो शेतकरी त्याच्या लक्षात येते की ही आपल्या नेहमी पाडतीवर असते लक्ष ठेवते कुठे <laughs> जातात त्याला बघते तर तो तिला म्हणतो काऊन मले तू रोज परेशान करून राहिली काउन मले तू रोज परेशान करून राहिली मले काय निरा तू भेकार समजून राहिली मी जिकडे जातो तिकडे तू माया मागं मागा येतं मी जिकडे जातो तिकडे तू माया मागं मागा येतं जराकभर नाही दिसलो तर ज्याले नाही त्याला विचारतं लगन करून आणलं तुले तू तु घरधनीन मायाली लगन करून आणलं तुले तू घरधनीन मायावाली संसाराच्या येलीवर फुलली दोन लेकरं चिली <laughs> का भी काम कामधंदा पन पोट तुम्च भ भरीन काीन कामधंदा पन पोट तुम भरीन अन्रायले शिकाय शाड़े पैले धाड़ीन पाउसा बुरांड पाउसा बुरांड पेरल <laughs> का कि आज काल पाउस फार कमी पड़ा लगला जेवा पेरनी कर तो शरीर पाउस पड़ता नहीं आणि थोडंफार जर ते पिकलं उगवलं <laughs> आणि जेव्हा ते पीक हातात येते त्यावेळेस पाऊस पडतो आणि जे हातात येते तेही जाते म्हणून ते असं लिहिलं की पाऊस असा बुऱ्हाण पेरल्यावर येत नाही आणि थोडंफार पिकल्यावर घरी काहीच नी देत नाही <laughs> मग तो म्हणतो एक सांगतो शेतकऱ्या हो धीर धरा जरा एक सांगतो शेतकऱ्या हो धीर धरा <laughs> जरा दरा। आले जरी बुरे दिवस बायको पोरायचा विचार करा कसेही आले दिवस तरी जीवू नका देऊ कसेही आले दिवस तरी जीव नका देऊ कर्ज असलं तुमच्या डोक्यावर तरी कोणाच्या बापाने नका भिऊ कर्ज असलं तुमच्या डोक्यावर तरी कोणाच्या बापाने नका भिवू हे <laughs> एक प्रयत्न केला कविता लिहिण्याचा फारच सुंदर फारच मोटिव्हेशनल कविता आहे आणि त्या लोकल भाषा मध्ये वराठी भाषामध्ये तुम्ही लिहिला तर हे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याला आपण वेगवेगळ्या भाषा मध्ये आपल्या बोली भाषामध्ये याला आपण ट्रान्सलेट करू शकतो आणि शेतकऱ्यांना ऐकू शकतो कारण आजच्या जगामध्ये आपण जे शेतकरी आत्महत्या करतात ते एकच विचार करून आत्महत्या करतात की त्यांच्याकडे काय करायला नाही किंवा कर्ज झाले किंवा आपण जे करतो ते आपल्या पुरत नाही पुरत नाही तर अशा सिच्युएशनमध्ये एकांकी होऊन ते आत्महत्या करतात पण त्यांना मला हे सांगायचं जसं कवितामध्ये सरांनी सांगितले तसंच की तुम्ही दुसरीकडेही बाजूला बघा की तुमच्या आधारित जे लोक आहे फॅमिलीचे ते सगळेही बाधित होतात ते सगळे अति दुःख होतात आणि थोडाफार काय तुमच्याकडून अपेक्षा असेल ते ही त्यांच्याकडून संपून जाते आणि मग त्यांच्या हाल काय होत असेल ते तुम्ही विचार करा एकदा हा नक्कीच त्या गोष्टी आहेत पण त्याच्या पलीकडे ही जगा त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे थोडी मेहनत केलं थोडीशी वाटचाल केलं आणि संपूर्ण परिवार एकत्र एक होऊन वाटचाल केलं तर नक्कीच त्याच्यातून बाहेर पडता येतो आपल्याला म्हणून कधीही आत्महत्या करू नये आत्महत्या करणं हा महापाप म्हटलं गेलं शास्त्रामध्ये त्याच्याने तुम्हाला काही मुक्ती मिळत नाही तुम्हाला फक्त इथून मुक्ती मिळते परंतु तुमची आत्माला दुःखच मिळणार परत ते कुठेतरी जन्म घ्यायलाच लागेल परत ते संस्कार आपल्या मध्ये येत असतो म्हणून आत्महत्या महापाप असं म्हटलं गेला आहे तर ते कधी करू नका आणि त्यामधून संदेशही मिळतो की आत्महत्या न करता तुम्ही आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्या जेणेकरून मला सांगायचं सा हेच की तुम्ही आत्महत्या करतानी फक्त तुमच्या फॅमिलीचा विचार मागचे लोकला विचार करा की तुम्ही गेल्यानंतर त्यांचं काय हा विचार करा हा एक प्रश्न समोर आला तर तुम्ही नक्कीच विचार तुमचा टाळेल आणि तुम्ही आत्महत्या कधी करणार नाही हम्म <laughs> फारच सुंदर कविता सरांनी लिहिलं आहे आणि ते पण वरळी भाषामध्ये लिहिलं तर एक वेगळंच त्याच्या एक सुंदरता आहे वरळी भाषेचा गोडवाच एक वेगळाच आहे व्यवहार आहे ते गोडवामध्ये तुम्ही जेव्हा ऐकणार तर तुम्हाला नक्कीच आनंद वाटत असेल आणि आता एक शेवट म्हणजे सरांचा डॉक्टर संजय यांचे लिहिलेले कविता गझल वगैरे हे आपला स्वर देऊन त्यांनी ऐकवलं सुरुवातीला सरांनी म्हटलं की संजय सरांच्या गझल ऐकून तुम्ही मला फोन केला नक्कीच त्यांनाही खूप खूप धन्यवाद असं त्यांनी म्हटलं तर त्यांची आठवण आली तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि त्यांच्या आणि तुमच्याकडे मेळ झाला खरं <laughs> म्हणजे सोशल मीडिया फेसबुकमुळे खूप गोष्टी चांगल्या झाल्या लोकांचा संपर्क वाढला साहित्यिक लोकांना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळेच बरेच लोक ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता हो ज्यांचं लिहून इकडे तिकडे पडून राहत होतं त्यांना याच्यामुळे चांगला एक फायदा व्हायला लागला तशीच आमची सोशल मीडियावर ओळख झाली डॉक्टर संजय राहटे यांच्यासोबत कारण त्यांनी वराडी मावा म्हणून ते लिहत गेले आमच्या वराडी कट्ट्यावरती ते वाचून मला खूप छान वाटायला लागले मी त्यांचं त्यांना कमेंट द्यायला लागलो त्यांनाही ते मग प्रत्यक्ष बघितलं नव्हतं नाही अजूनही मी त्यांना बघितलेलं नाही अरे अजून त्यांना भेटलेलं नाही लिहत गेले ते लिहत गेले मी त्यांना कमेंट करत गेलो अशी आमची ओळख झाली आणि संमेलनामध्ये आमच्या मागच्या वर्षीचे मी ते वरारी गाणं मग म्हटलं होतं ते ऐकून त्यांना असं वाटलं की त्यांची गझल मी म्हणू शकतो असं त्यांना वाटलं मला त्यांनी एकदा फोन केला आ, की तुम्ही माझी गझल एकदा म्हणून बघा अच्छा अच्छा म्हटलं मी असंच छंद म्हणून गाणे म्हणतो आणि गझलचं मला काही असं एवढं ज्ञान नाही म्हणण्याचं ते बोल नाही तुम्ही म्हणणार तुम्ही तुमचा आवाज मला वाटत <laughs> तुम्ही म्हणा माझी गजल म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना म्हटलं मला थोडेसे त्यातली टिप्स द्या कसं म्हणायचं काय त्यांनी थोडंसं मला सांगितलं कसं म्हणायचं वगैरे आणि मग मी ती गजल म्हटली आणि त्यांना पाठवली म्हटलं ठीक आहे का बघा त्यांना आवडली ती आणि मग मीही ती फेसबुकवर चांगल्या लोकांचे एक फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केल्यात आणि आमच्या श्रोतांनाही वाटत असेल कुठलीही गजल असेल कोण डॉक्टर संजय आणि कसं काय यांचं जे एक सोशल मीडियातर्फे कसं एक चांगलं साहित्यिक लोकांचं एक ग्रुप आणि एक मुलाकात होतं आहे ते आपण या समजून घेतलं संजय सरांच्या आणि निंबोलकर आर्टिस्ट या दोघांचा कसा मेल झाला हे आपण बघितलं आता तर जाता जाता मला असं वाटतं की एक संदेश आमच्या श्रोतांना द्या की तुम्ही आपल्या जीवनामध्ये कसं पुढे जातात कस आपला हॉबीज पूर्ण करतात संदेश आ, संदेश मी असाच देईल की जीवनामध्ये अडथळे येतातच खूप अडथळे येतात अडथळे आणल्या जातात अच्छा <laughs> त्याच्यामुळे तुम्ही त्या अडथळ्यांचा पायऱ्या करा जे तुमच्यासमोर दगड फेकतात त्या दगडांच्याच तुम्ही पायऱ्या करा आणि त्यावरूनच तुम्ही पुढे जाऊ शकता तुमचे आत्मविश्वास तुम्हाला जरा जसं मला आत्मविश्वास नव्हता आधी की मला क्रिएटिव्ह डायरेक्टर मध्ये मला कोणी घेणार नाही किंवा पण मी कामातून ते दाखवलं तर तसं तुम्ही एकदम जरी नाही चळू शकले तरी तुम्ही वाटलं मला की मी करू शकतो हा मला जर आत्मविश्वास असला तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही समस्यांना सामोरं जा यश तुमचंच आहे एवढंच मी संदेश नक्कीच फारच महत्वाचा संदेश तुम्ही सांगितला आ, जे पण आपल्या जीवनामध्ये कष्ट येतात त्यांना आपण पायरा बनवून आपण पुढे जाऊ शकतो आणि जाता जाता मी एवढंच म्हणणार की संजय सरांच्या जे गझल तुम्ही गाय ते आमच्या श्रोतांनाही ऐकवा आणि येतात आपण प्रोग्राम संप आम्ही प्रयत्न करतो नक्कीच डॉक्टर <laughs> संजय राहाटे जी गझल मी म्हटली तीच गजल मी पुन्हा एकदा नक्कीच ऐकवा किती लोक जातात लोग गर्वत जे कि लोग गर्वत जुना थे कुनाच हे थे नको हंस त्या करा दूर स्वर्गा नको हौस त्याची करा दूर स्वर्गा किती लोक मृत्यूस भी लो मृत्यू भीतात येथे सखा शोध तू म्हणजिल काठली की सखा शोध तू म्हणजिल काठली की मध्ये वाट सोडून जातात येथे मध्ये वाट सोडून जातात येथे कसा काय सूर्य गर्वात आला कसा काय सूर्य गर्वात आला उजेडात ही पाप होतात येथे उजेळातही पाप होतात येथे जसा दोष मदिरे सुमी देत गेलो जसा दोष मधिरे सुमी देत गेलो मला दुःख तेवाच छळतात येथे मला दुःख देवच छळतात येथे कशालाच स्मशान भूमि कशाला च स्मशान भूमि ले आज ये थे शे बडले आज जातात ये थे, किती लोक करवात जात ये थे। किती लोक गर्वात जातात येथे धन्यवाद